अध्याय विसावा भगवान वामनांच्या विराट रुपाने दोनच पावलात पृथ्वी आणि स्वर्गव्यापणे श्री म्हणतात राजन कुलगुरु शुक्राचार्य जेव्हा असे म्हणाले तेव्हा आदर्श गृहस्थ राजाबलि एक क्षणभर गप्प राहून विनयाने आणि शांतपणे शुक्राचार्यांना म्हणाला भगवान आपले म्हणणे खरे आहे गृहस्थाश्रमात राहणाऱ्यांचा तोच धर्म आहे की ज्यामुळे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 सर्व काही सहन करण्यास मी समर्थ आहे परंतु खोटे बोलणाऱ्या मनुष्याचा भार माझ्याच्या सहन होत नाही ब्राह्मणांना फसवण्याच्या बाबतीत मी जेवढा घाबरतो तेवढा नरकाला दारिद्र्याला दुःखाच्या समुद्राला राज्याच्या नाश होण्याला आणि मृत्यूलाही घाबरत नाही मेल्यानंतर या संसारातील धन इत्यादी ज्या ज्या वस्तू आपली साथ सोडतात त्यांच्याद्वारा दान इत्यादी देऊन जर ब्राह्मणांना सुद्धा संतुष्ट करता आले नाही तर त्या, त्या त्यागापासून काय फायदा दधीची शिबी आदी महापुरुषांनी सोडण्यास कठीण अशा प्राणांचे दान करून सुद्धा प्राणांचे भले केले आहे तर मग जमिनीसारखी वस्तू देण्यासाठी विचार करण्याची काय आवश्यकता आहे हे ब्रम्हण यापूर्वी ज्या दैत्य या पृथ्वीचा उपभोग घेतला त्यांचा इहलोक परलोक तर काळाने खाऊन टाकला परंतु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 तर मग यांच्यासारख्या ब्रम्हविद्या पुरुषांना दान केल्याने दुःख प्राप्त झाले तर त्यात काय बिघडले म्हणून मी या ब्रह्मचार्याची इच्छा अवश्य पूर्ण करीन हे महर्षे वेदविदान जाणणारे आपल्यासारखे लोक मोठ्या आदराने यज्ञ यागांनी ज्यांची आराधना करतात ते वरदानी विष्णू जर या रूपात असोत किंवा दुसरे कोणी असोत मी त्यांच्या इच्छेनुसार त्यांना जमीन दान करीन माझा अपराध नसतानाही यांनी अधर्माने जरी मला बंधनात टाकले तरी सुद्धा मी यांना विरोध करणार नाही कारण माझे शत्रू असूनही भयभीत होऊन यांनी ब्राह्मणाचे शरीर धारण केले आहे जर हे पवित्र किर्ती भगवान विष्णूच असतील तर मग यश मिळा मिळवल्याखेरीज राहणार नाहीत युद्धात मारून सुद्धा ते पृथ्वी हिरावून घेतील आणि हे जर दुसरे कोणी असतील तर युद्धात माझ्याकडून मारले जातील श्री शुक म्हणतात शुक्राचार्यांनी दैवाच्या प्रेरणेमुळे सत्य प्रतिज्ञा आणि उदार परंतु श्रद्धारहीत आणि आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्या शिष्याला शाप दिला मूर्खा तू स्वतःला मोठा पंडित समजतोस गर्विष्ट अशा तू माझी उपेक्षा करून माझ्या आज्ञेचे उल्लंघन केले आहेस म्हणून लवकरच तुझे ऐश्वर नाहीसे होईल आपल्या गुरुंनी असा शाप दिल्यानंतर सुद्धा महात्मा बली सत्यापासून ढळला नाही त्याने वामनांची पूजा करून हातात पाणी घेऊन भूमी देण्याचे ठरवले त्याचवेळी मोत्यांचे हार घातलेली बलीची पत्नी विंध्यावली तेथे आली तिने चरण प्रक्षालन करण्यासाठी पाण्याने भरलेला सोन्याचा कलश आणला बलीने मोठ्या आनंदाने स्वतः ते अतिसुंदर चरणयुगल धुतले आणि विश्वाला पावन करणारे ते जल आपल्या मस्तकावर धारण केले त्यावेळी आकाशातून देव गंधर्व विद्याधर सिद्ध चारण असे सर्वजण राजा बलीचे हे अलौकिक कार्य आणि सरळता यांची प्रशंसा करीत मोठ्या आनंदाने त्याच्यावर दिव्य फुलांचा वर्षाव करू लागले एकाच वेळी हजारो दुंधुमी वारंवार वाजू लागल्या गंधर्व किमपुरुष आणि किन्नर गावू लागले या दानशूर बलीने जाणून बुजून शत्रूला तिन्ही लोकांचे दान दिले कठीण काम केले बे त्यावेळी एक मोठी अन्भुत घटना घडली अनंत भगवंतांचे ते त्रिगुणात्मक वामनुप मोठे होऊ लागले ते एवढे मोठे झाले कि पृथ्वी आकाश दिशा स्वर्ग पाताळ समुद्र पशु पक्षी मनुष्य देव आणि ऋषी सगळे त्या रूपात सामावून गेले बलिने ऋत्विज आचार्य आणि सदस्यांसह त्या समस्त ऐशर्याचे एकमात्र स्वामी असलेल्या भगवंतांच्या त्रिगुणात्मक शरीरामध्ये पंचमहाभूते इंद्रिये यांचे विषय अंतःकरण आणि जीवांसह हे संपूर्ण त्रिगुणमय जग पाहिले इंद्रासारखी सेना असलेल्या बलीने विश्वरूप भगवंतांच्या चरणतलामधे रसातल चरणांमधे पृथ्वी पिंढऱ्यांमधे पर्वत गुडघ्यांमधे पक्षी जांघांमध्ये मरुद्गण वस्त्रांमधे संध्या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 कानामे दिशा मस्तका मदे स्वर्ग केसांधे मेघमाला नाका वायु डो सूर्य मुखा अग्नि वाणी वेद जीवे मध्य वरुण भूवियामे विधि निषेध पापण मध्य दिवस रपा क्रोध खलचाओठा मधे लोभ स्पर्शा काम विरिया में पानी पाठी अधर्म पदन यज्ञ सावलीत मृत्यू हास्यामध्ये माया शरीराच्या रोमांमध्ये सर्व प्रकारच्या औषधी नाड्यांमध्ये नद्या नखांमध्ये शिळा आणि बुद्धीमध्ये ब्रम्ह देवादी देव तसेच ऋषीगण पाहिले अशा रीतीने वीरबलिने भगवंतांच्या इंद्रिये आणि शरीरामध्ये सर्व चराचर वस्तूजात पाहिले परिक्षितात सर्वात्मा भगवंतांच्या मध्ये हे संपूर्ण जग पाहून सर्व दैत्य भयभीत झाले त्याचवेळी भगवंतांच्याजवळ असह्य तेज असलेले सुदर्शन चक्र गर्जना करणाऱ्या मेघाप्रमाणे भयंकर टणत्कार करणारे शारंग शारंगधनुष्य ढगांप्रमाणे गंभीर शब्द करणारा पांचजन्य शंख भगवंतांची अत्यंत वेगवान अशी कौमोदकी गदा चंद्राकार शंभर चिन्हे असलेली ढाल आणि विद्याधर नावाची तलवार अक्षे बाणाने भरलेले दोन भाते त्याचप्रमाणे लोकपालांसहित सुनंद इत्यादी पार्श्वद भगवंतांजवळ उपस्थित झाले त्यावेळी भगवंत अत्यंत शोभायमान दिसत होते मस्तकावर चकाकणारा मुकुट बाहूंमध्ये बाजूबंद कानांमध्ये मकर कुंडले वक्षस्थळावर श्रीवत्सचिन्ह गळ्यामध्ये कौस्तुभमणी कमरेला रत्नजडीत कमरपट्यासह पितांबर शोभून दिसत होता भ्रमरगुंजाराव करीत असलेली वनमाला त्यांनी धारण केली होती त्यांनी आपल्या एका पायाने बलीची सगळी पृथ्वी व्यापली शरीराने आकाश आणि भुजांनी दिशा व्यापल्या दुसऱ्या पावलाने त्यांनी स्वर्गालाही व्यापले तिसरे पाऊल ठेवण्यासाठी बलीची थोडीशीही कोणतीच वस्तुशिल्लक राहिली नाही भगवंतांचे ते दुसरे पाऊल सुद्धा वर वर जात महरलोक जनलोक तपो लोका वर सत्य लोकतंत्र जाऊन पोचलेसवा समाप्त